आदर्श विद्यार्थी पांडव आणि कौरवांनी आपले गुरु द्रोणाचार्य यांच्याकडून अनेक प्रकारच्या विद्या आणि कला शिकून घेतल्या होत्या अर्जुनाला धनुर्विद्येची विशेष आवड होती लवकरच तो धनुर्विद्येत पारंगत झाला आपल्या प्रावीण्यामुळे अर्जुन लवकरच गुरु द्रोणाचार्यांचा लाडका शिष्य बनला दुर्योधनाला आणि त्याच्या भावांना हे मुडीच आवडत नसे ते नेहमी त्याच्याकडे असूयेनेच पाहत असत एक दिवस द्रोणाचार्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांची परीक्षा घ्यायची ठरवली एक लाकडी पक्षी त्यांनी झाडावर टांगला मग त्यांनी सगळ्या शिष्यांना सांगितले झाडावरचा तो पक्षी दिसतो आहे ना त्याच्या डोळ्याचा बरोबर वेध घेऊन बाण मारायचा आहे सर्व शिष्य आपले धनुष्य बाण घेऊन तयार झाले प्रथम त्यांनी युधिष्ठिरांना बोलावले तो बाण मारणारच होता एवढ्यात द्रोणाचार्यांनी विचारले तुला काय काय दिसत आहे युधिष्ठिरांनी उत्तर दिले गुरुजी तुम्ही दिसतात झाड दिसते पाने दिसतात आणि पक्षी पण दिसतो द्रोणाचार्य म्हणाले बाजूला हो तू नीट वेद घेऊन बाण मारू शकणार नाहीस मग त्यांनी दुर्योधनाला बोलावले त्यालाही तोच प्रश्न विचारल्यावर दुर्योधनाने विस्तृत उत्तर दिले गुरुवर केवळ तुम्हीच नाही तर तुमच्या आजूबाजूचे सगळे लोकही मला दिसत आहेत झाड पाने पक्षी सर्व काही स्पष्ट दिसते। द्रोणाचार्य म्हणाले दुर्योधना तू ही बाजूला हो तुला तुलाही नीट बाण मारता येणार नाही असाच प्रश्न त्यांनी भीम नकुल सहदेव आणि इतर सर्व भावांनाही विचारला आणि सर्वांनी असेच उत्तर दिले अखेर अर्जुनाची पाळी आली धनुष्यबाण हातात घेऊन तो तयार झाला बाकी सर्व काही विसरून पक्षाकडे तक लावून पाहू लागला गुरुजींनी विचारलं अर्जुना तुला काय काय दिसतंय अर्जुन म्हणाला गुरुदेव मला केवळ पक्षाचा डोळा तेवढाच दिसतोय अर्जुनाचं संपूर्ण लक्ष पक्षावर केंद्रित झालं आहे हे पाहून द्रोणाचार्यांना आनंद झाला ते लगेच म्हणाले आता तू बाण मारू शकतोस वा बाण सुटला आणि पक्षाच्या डोळ्यावर अचूकपणे पोहोचला